पुस्तक प्रार्थना प्रवचन भाग एक लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील प्रकरण अकरावे प्रार्थना प्रवचन मे तेरा एकोणीसशे सत्तेचाळीस सोदेपूर मे तेरा एकोणीसशे सत्तेचाळीस आजच्या प्रार्थना प्रवचनात गांधीजींना विचारत आलेल्या प्रश्नांवर गांधीजींनी चर्चा केली पहिला प्रश्न होता हिंदू असो वा मुसलमान आम्ही स्वतःला आणि आमच्या संस्कृतीला वाचवण्याकरता काय केले पाहिजे गांधीजी म्हणाले की इतर कोणीही तुमच्या संस्कृतीचे रक्षण करू शकत नाही तुम्हाला तुमच्या संस्कृतीचे रक्षण करावे लागेल आणि तुम्ही चूक केली तर ती नष्ट होईल अशा प्रकारे बंगालची जर एक संस्कृती असेल जशी किती आहे असा माझा विश्वास आहे तर ती वाचवणे बंगालच्या लोकांचे कर्तव्य आहे दुसरा प्रश्न होता वरून प्रत्येक गोष्ट चुकीची होत असताना चांगुलपणाचा खोडसाळपणा करणाऱ्यांवर तळाच्या लोकांचा प्रभाव पडू शकतो काय उत्तरात गांधीजी म्हणाले की ज्याप्रमाणे चुकीची छत्री जरी वर असते तरी ती आपल्या आधारावर टिकलेली असते आणि ती जशी आपण दूर करू शकतो त्याप्रमाणे जर वरचे लोक चूक असतील तर तळचे लो लोक चूक करणाऱ्या वरच्या लोकांना खचितच दूर करू शकतात आणि तसे करणे त्यांचे कर्तव्य ठरते पंडित नेहरू उच्च पदावर आह परंतु वास्तवात ते तिथे तुमच्यामुळे टिकलेले आहेत ते जर चुकत असतील तर तळाचे लोक त्यांना कोणत्याही त्रासाशिवाय दूर करू शकतात घराजवळच्या प्रश्नाबद्दलची चर्चा करायची तर तुम्हाला तर जर सुरावर्दी अपात्र वाढत असतील तर तळाशी असलेले लोक शारीरिक बळाने नाही तर मी ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने निश्चितच त्यांना दूर करू शकतात ते मुसलमानांच्या मतावर निवडून आलेले आहेत हा मुद्दा याच्याशी संबंधित विषय नाही या सर्व गोष्टीचा विचार केला तर आपण या निष्किषावर पोहोचतो की तळाचे लोक अज्ञानी आहेत त्यामुळे त्यांची पिळवणूक होते हीच गोष्ट इंग्रजांची आहे लोकांना जेव्हा त्यांची ताकद कळते आणि तळातील लोक वरच्यांना उचलून धरतात हे सत्य लक्षात घेतले तर तुमचे कल्याण होईल यामुळे मी म्हणेन की जर वरचे चूक करत असतील तर तळातल्यांचीही काहीतरी भयानक चुकते आहे यामुळे अज्ञानावर आधारित तुमची असहायता तुम्ही दूर करा प्रश्नांची चर्चा करण्यापूर्वी काही निदर्शकांना गांधीजी म्हणाले की तुम्हाला न आवडणारी गोष्ट मी करेन अशी भीती बाळगू नका मी केवळ माझे प्रतिनिधित्व करतो इतर कोणाचेही नाही मी केवळ सल्ला देत असतो तो तुम्ही स्वीकारू शकता वा फेटाळू शकता यामुळे बंगाल अविभक्त राहेचा की विभक्त हे तुम्हाला ठरवायची आहे प्रकरण बारावे प्रार्थना प्रवचन मे चौदा एकोणीसशे सत्तेचाळीस सोदेपूर मे चौदा एकोणीशे सत्तेचाळीस गांधीजी म्हणाले की मी पटण्याला आणि नंतर दिल्लीला जात आहे आणि दिल्लीतील काम आटोपले की कलकत्त्याला परतण्याची माझी इच्छा आहे नुकताच झालेल्या दंगलीची दृश्य पाळण्याकरता मुख्यमंत्र्यांसोबत मी दोन तास खर्च केले आणि ऑगस्टमधल दंगलीपेक्षा या दंगली लहान असल्याची मला आढळून मला आशा आह की कलकत्त्यातील ही श्वटची दंगल असावी यानंतर गांधीजींना विचारण्यात आलखा दोन प्रश्नांची त्यांनी उत्तर दिले, पहिला प्रश्न होता कलकत्त्यात शब्दशहा हिंदू आणि मुसलमानांच दोन भाग झाल आह परत सर्वसामान्य जीवन सुरु होण्याकरता नागरिकांनी काय कलिपाजांधीजींनी जी। उत्तर दिल किमान एका पक्षाने सत्य आणि अहिंसेच पूर्णपण अनुसरण करण हाच एकमार्ग आहा असे झाले की तुम्ही ईश्वराशिवाय इतर कोणालाही ना घाबरणार नाही अशी माणसे धैर्यशाली असतात सर्व पक्ष अशा माणसाशी मैत्री करतील इतकेच नाही तर गुंडसुद्धा त्यांच्यासमोर गुंडगिरीचा त्याग करतील याहून दुसरा चांगला मार्ग मला माहीत नाही बहुमतात असलखा मुसलमानांसुद्धा मी याबाबतीत आवाहन कलि आह दुसरा प्रश्न होता कुराणाचासुद्धा अभ्यास करा असे तुम्ही हिंदूंना का सांगता गांधीजी उत्तर दत्ताना म्हणाले आपल्या धर्माच्या धर्मग्रंथाशिवाय इतर धर्माच्या धर्मग्रंथांचाही अभ्यास करण हि प्रत्यक्काच कर्तव्य असत यामुळे आपला स्वतःचा धर्म शुद्ध ठवण्याकरता लोकांना मदत होत व तिथील दोष दूर करू शकतात याशिवाय आपल्या दक्षात ख्रिश्चन मुसलमान पारसी आणि इतर धर्मांचीही अनुयायी आह तुम्ही जर या सर्वांना आपल भाऊ समजत असाल तर त्यांच्या धर्मग्रंथाचा अभ्यास करण तुमच कर्तव्य आह प्रकरण त्राव प्रार्थना प्रवचन मध्रा एकोणीश सत्तेचाळीस पटना मे पंधरा एकोणीसशे सत्तेचाळीस एका पंधरवाड्यानंतर गांधीजींनी पटना येथील बंकीपूर मैदानात प्रार्थना सभेला संबोधित केले ते म्हणाले की मध्यंतरीचा काळात हो मी दिल्ली आणि कलकत्त्याला होतो मी करोआ वरोची शपथ केवळ वर नोआखाली आणि बिहारकरता घेतलेली असल्यामुळे हो कलकत्त्याच्या भेटीची मला पूर्वकल्पना नव्हती परंतु जे काही कलकत्त्याबद्दल ऐकले ते ऐकल्यानंतर कलकत्त्यात माझा काही उपयोग होऊ शकतो असं मला वाटले आणि तिथे मी अगदीच अपयशी ठरलो असे म्हणता येऊ शकत नाही कारण एकच होते कलकत्ताला व जिथे कुठे मला भविष्यात बोलावण्यात येईल तिथे मी गेलो तरी जरी अशी शक्यता फार कमी असली मी बिहार वा नोवाखाली सोडणार नाही यामुळे माझ्या करोवा मरो कार्याचे क्षेत्र केवळ विस्तृत झाले आहे मला असे वाटत की एका ठिकाणी यश मिळाले तर दुसऱ्या ठिकाणीही ते यश माग ते काहीही असले तरी भविष्य केवळ ईश्वराच्या हातात आहा माझ्या बिहार बिहारमध्ये काम कसे सुरु आहे याचा मी मागवा घेत होतो दर दिवशी मला अधिक माहिती मिळायची बिहारमधील कामकाज हळूहळू सुरू होते परंतु बिहारी जेव्हा वेळगळपणाची कृत्य करत होते तेव्हा काही ते, ते संत नव्हते हो आता दुरुस्ती करण्यात त्यांनी संत असण्याच कारण नाही पाऊस येत आह तुम्ही वेळेच्या विरोधात काम करत आहात कार्यक्षमतेच्या कारणाकरता मंत्रिमंडळाने पुनर्वसनाच्या कामाचे नियंत्रण अन्सारी साहेबांच्या हाती दिले आह जनरल शाहनवाज जे लहानशा सुटीवर गेले होते लवकरच तुमच्यात येतील पुरेशा स्त्री कार्यकर्ता जर सेवाभावाने प्रेरित होऊन मुसलमान स्त्रियांमध्ये काम करण्याकरता पुढे आल्या तर काम वेगात पुढे जाईल अशी मला खात्री आहे गांधीजी म्हणाले की मुसलमानांमध्य आत्मविश्वास निर्माण करण्यात यश मिळाले तर मला खात्री आहे की त्याचा प्रभाव संपूर्ण हिंदुस्थानात पडेल आम्ही मुसलमानांची हाजीहाजी आणि कुशामत करत राहिलो पाहिजे काय असे काही हिंदूंनी मला विचारले सत्य आणि अहिंसेच्या आयुधाने मी आयुष्यवर संगशील राहिलो आहे या गोष्टीला मी कधीही प्रोत्साहन देऊ शकत नाही माझा तुम्हाला इतका सल्ला आहे की तुम्ही तुमच्या रागद्वेषादी हीन भावनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे आणि कठोरपणा टाळून सौजन्याने वागणे म्हणजे कुशामत करणे असेल तर हा शब्द वापरण्याकरताही मी मागेपुढे पाहणार नाही जमावाला उद्देशून गांधीजी म्हणाले की या उकड्यात ठिकठिकाणी हिंडण्याचा ताण मला सहन होऊ शकत नाही प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी प्रार्थना सभा घेण्यावरच मी समाधान मानले पाहिजे प्रकरण चौदावे प्रार्थना प्रवचन मे सोळा एकोणीसशे सत्तेचाळीस गुलजारबाग मे सोळा एकोणीसशे प्रार्थना सभेआधी ज्या निर्वासी शिबिराला गांधीजींनी भेट दिली होती त्या शिबिराचा त्यांनी उल्लेख केला ते म्हणाले की जितक्या बारकाईने मी ते पाहायला पाहिजे होते तितक्या बारकाईने मी ते पाहू शकलो नाही परंतु मी जे काही पाहिले आणि पर्यवेक्षकांकडून ऐकले ते पाहिल्यामुळे मला फार आनंद झाला हे शिबीर स्वावलंबनाच्या तत्वावर चालवले जात आहे तिथे माणसे काम करत होती आणि ते त्याच्याकडे असलेल्या पैशाची परतफेड करत होते सुद्धा काम करत होती त्यांना एरवी जितकी मजुरी मिळाली असती त्याहून त्यांना जास्त मजुरी दिली जात होती अशा स्वावलंबनातून स्वतःबद्दलचा आदर वाढतो हे सर्व स्त्रीपुरुष निष्पाप होते त्यांना तात्पुरत्या वेळाच्या आहारी गेलेल्या हिंदूंच्या हातून त्रास सहन करावा लागला होता यामुळे हिंदूंना आपल्या कृत्याची जी काही दुरुस्ती करता येणे असेल ती त्यांनी करणे आवश्यक आहे तुम्ही निर्वासित शिबिराला भेट दिली पाहिजे त्यांच्या जीवनात सर्व दृष्टीने रस घेतला पाहिजे आणि तुम्हाला शक्य असेल त्या पद्धतीने तुम्ही त्यांना मदत केली पाहिजे तुम्ही जर असे केले तर अन्याय सहन करत राहावे लागत असलेल्या निर्वासितांचे जे कर्ज तुमच्यावर आहे त्याची काही प्रमाणात परतफेड होईल याचप्रमाणे जे निर्वासित भीतीमुळे वा खोट्या प्रचारामुळे प्रांत सोडून निघून गेले आहेत त्यांना परत या अशी भीकही तुम्ही मागू नये तुम्ही त्यांना प्रेमाच्या जादुई शक्तीने जिंकले पाहिजे तुम्ही जर प्रेमाचे आ आणि भ्रातृभावाचे असे वातावरण निर्मूलन करू शकला तर प्रांत सोडून निघून गेलेले बहुतेक मुसलमान परत येतील आणि यामुळे माझे आणि सरकारचे काम सोपे होईल व बिहार खरोखरीच नावाप्रमाणे विहार होईल प्रकरण पंधरावे प्रार्थना प्रवचन मे अठरा एकोणीसशे गांधीजींचे मौन असल्यामुळेण वाचून दाखवण्यात आले होते पटना मे अठरा एकोणीश काल मोठ्या संकेत, स्त्री पुरुष गोळा झाले असूनही माझा आवाज तुम्हाला सर्वांपर्यंत पोचू शकला नाही याचे मला दुःख होते याला कारण स्वयंसेवकांचा वेंदळेपणा वा अकार्यक्षमता असू शकते वा ध्वनिक्षेपकांमध्ये काही दोष असला पाहिजे परिणामी लोक शांतता ठेवू शकले नाही ही गोष्ट आपल्याकरता लाजीरवाणी आहे आपण लाखोच्या संख्येत जरी गोळा झालो तरी शांतता कशी राखावी हे आपल्याला कळले पाहिजे आपण जरी शिकू शकलो नाही तर आपण आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करू शकणार नाही श्री असोवा वा पुरुष लोकशाहीत प्रत्येकाला आपल्या जबाबदारीची जाणीव असली पाहिजे ज्याला पंचायतराज म्हणतात तेही आहे शरीराचे एक वेळ जरी बरोबर काम करण्याचे झाले तर संपूर्ण शरीराची यंत्रणा बिघडते याचप्रमाणे संपूर्ण भारत एक शरीर आहे व आपण त्याचे अवयव आपल्यामध्ये जर ढिलाई आली तर त्याचा परिणाम संपूर्ण देशावर होईल यामुळेच सभा आगगाडी व रेल्वे स्थानक यांच्यावरील शिस्तीवर मी इतका जास्त भर देत असतो अशाच प्रसंगी आपली परीक्षा होत असते लाखो लोकांच्या गर्दीतही शिस्त कशी पाळावी हे आपण शिकलो असतो तरी बिहारमध्ये झाल्यात अशा दंगली झाल्या नसत्या असे मी नी म्हणत असतो आज लहानशा गडबडीला सामुदायिक रंग दिला जातो व परिणामी त्यामुळे सांप्रदायिक दंगली उद्भवतात स्वयंसेवकांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे व लोकांना सभा इत्यादी ठिकाणी शिस्त ठवायला शिकवले पाहिजे जिव्हा प्रत्यक्ष सभा असते, असति ही गोष्ट साध्य करता येऊ शकत नाही याचे प्रशिक्षण लोकांना घरापासूनच मिळाले पाहिजे कालची सभा गोंगाटाम्ळ होऊ शकली नाही आणि मला परत तुमच्यामध असेल तर तुम्ही शांतता पाळली पाहिजे तुम्ही उपस्थितांनी लोकांना सांगाव असा माझा सल्ला आह आपल्या अवतीभोवतीचा ढिलपणा पाहिला की आपल्या दक्षाच्या भवितव्याबद्दल मन साशंक होत शिथिल लोक जीवनात काहीही साध्य करू शकत नाही आणि त्यांच्यात धैर्यही असू शकत नाही स्वतंत्र भारताला जर आपल्याला जागतिक उंचीवर पोचवण्याची इच्छा असेल तर आपण सदैव जागृत असलो पाहिजे